अध्याय एकोणतीसावा भागवत धर्माचे निरूपण आणि उद्धवाचे बदरिकाश्रमाला जाणे उद्धव म्हणाला हे अच्चुता मन ज्याच्या ताब्यात नाही त्याच्यासाठी ही योगसाधना करणे अतिशय अवघड आहे असे मला वाटते म्हणून आपण जेणेकरून माणूस सहजपणे परमपद प्राप्त करू शकेल असा सोपा उपाय मला सांगा हे कमलनयना बहुतेक योगी जेव्हा आपले मन एकाग्र करू लागतात तेव्हा वारंवार प्रयत्न करू करूनही मन वश न झाल्यामुळे खिन्न होतात त्यांना मनोनिग्रहाचे कष्ट तेवडे होतात हे कमल कमलनयना हे विश्वेश्वरा म्हणूनच सारासार विचार करणारे भक्त आनंदाचा वर्षाव करणाऱ्या आपल्या चरणकमलांचा आनंदाने आश्रय घेतात परंतु जे योगकर्मांनीच सिद्धी मिळवू इच्छितात अशा अहंकारी लोकांची बुद्धी आपल्या मायेने भ्रष्ट झाल्यामुळे ते आपल्या चरणकमलांचा हे अच्युता आपण सर्वांचे बंधू आहात आपण आपल्या अनन्य शरणागत भक्तांच्या आधीन होता यात काय आश्चर्य ब्रह्मदेव इत्यादी लोकपाल ज्यांनी चरणकमल ठेवलेल्या चौरंगावर आपले दिव्य मुकुट घासतात तेच आपण रामावतारामध्ये वानरांबरोबर मित्रांप्रमाणे वागलात हे प्रभू आपण सर्वांचे प्रियतम स्वामी आणि आत्मा आहात शरणागतांना सर्वस्व देणारे आहात आपण भक्तांसाठी जे केले ते जाणणारा कोण बरे आपल्याला सोडील तसेच आपला विसर पाडणाऱ्या विषय मागे कोण लागेल आपल्या चरणकमलांच्या धुळीचे उपासक असणाऱ्या आम्हाला दुर्लभ असे काय बरं आहे हे ईश्वरा आपण केलेल्या उपकारांचे स्मरण होऊन अधिकाधिक आनंदित होणारे आत्मज्ञानी ब्रह्मदेवाचे आयुष्य जरी त्यांना मिळाले तरी सुद्धा ते आपल्या उपकारांची परत करू शकणार नाहीत जे आपण मनुष्यांच्या अंतरंगात आत्मरूपाने आणि बाहेर आचार्यांच्या रूपाने राहून त्यांचे पाप नाहीसे करता आणि त्यांच्या स्वतःला प्रकट करता श्री शुकदेव म्हणतात भगवान श्री कृष्ण ब्रह्मदेव इत्यादी ईश्वरांचे सुद्धा ईश्वर आहेत तेच आपल्या शक्तींनी ब्रह्मदेव विष्णू आणि रुद्र यांचे रूप धारण करून जगाची उत्पत्ती स्थिती लयरूप खेळ खेळतात उद्धवाने अत्यंत प्रेमाने भरलेल्या चित्ताने त्यांना असे विचारले तेव्हा त्यांनी मोह खसून मोठ्या प्रेमाने सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले छान मी तुला माझे अत्यंत मंगलमय धर्म सांगतो त्यांचे श्रद्धापूर्वक आचरण केल्याने मनुष्य जिंकण्यास अत्यंत कठीण अशा संसाररूप मृत्यूला सहज जिंकून घेतो मनुष्याने आपली सगळी कर्मे माझ्यासाठीच करावीत आणि ती करते माझे स्मरण करण्याचा अभ्यास हळूहळू वाढवावा त्यामुळे त्याचे मन आणि चित्त मला समर्पित होऊन जाईल आणि त्याचे मन आणि आत्मा माझ्याच धर्मांमध्ये रममाण होतील साधूजन ज्या पवित्र ठिकाणी निवास करीत असतील तेथेच माझ्या भक्तजनाने राहावे आणि देवता असू किंवा मनुष्यांपैकी जे माझे भक्त असतील त्यांच्या आचरणाचे अनुकरण करावे पर्वकाळ यात्रा आणि महोत्सवांचे वेळी सर्वांबरोबर किंवा एकट्याने नृत्य गायन वाद्ये इत्यादींनी महाराजांना शोभून दिसतील अशा थाटामाटात माझी यात्रा इत्यादी महोत्सव करावे अंतःकरण शुद्ध करून माणसाने आकाशासारख्या आत बाहेर परिपूर्ण तसेच आवरण शून्य अशा मला परमात्म्यालाच सर्व प्राण्यांमध्ये आणि आपल्यातही असल्याचे पाहावे हे निर्मल बुद्धी उद्धवा जो फक्त ह्याच ज्ञानदृष्टीने सर्वांना माझे स्वरूप मानून त्यांचा आदर करतो त्याप्रमाणे ब्राह्मण आणि चांडाळ चोर आणि ब्राह्मण भक्त सूर्य आणि ठिणगी तसेच कृपाळू आणि क्रूर अशा सर्व ठिकाणी समान दृष्टी ठेवतो त्यालाच खरा ज्ञानी समजले पाहिजे जेव्हा अशा प्रकारे नेहमी सर्व स्त्री पुरुषांच्या ठिकाणी माझीच भावना केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात साधकाच्या चित्तातील स्पर्धा ईर्षा तिरस्कार आणि अहंकार हे दोष नाहीसे होतात आपलेच लोक आपल्याला हसले तरी तिकडे लक्ष न देता लोकलज्जा आणि देहदृष्टी सोडून कुत्रा चांडा गाय गाढो इत्यादींना साष्टांग नमस्कार करावा जोपर्यंत सर्व ठिकाणी माझी भावना निर्माण होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे मन वाणी आणि शरीराचा सर्व कर्मांनी माझी उपासना करीत राहावी जेव्हा अशा प्रकारे सगळीकडे ईश्वर दृष्टी केली जाते तेव्हा थोड्याच दिवसात त्याला ज्ञान होऊन सर्व काही ब्रह्मस्वरूप दिसू लागते अशी दृष्टी झाल्यावर सगळे संशय आपोआप नाहीसे होतात अशा प्रकारे माझा साक्षात्कार करून घेऊन तो संसारातून विरक्त होतो माझ्या प्राप्तीच्या सर्व सर्वात साधना शरीराच्या सर्व, शरीरा सर्व वृत्तींनी माझीच भावना करावी हे उद्धवा या भागवत धर्माची एकदा सुरुवात केल्यानंतर कोणतेही विघ्न आले तरी त्यात जराही उणीव राहत नाही कारण हा धर्म निष्काम आणि निर्गुण असल्यामुळे पळणे रडणे अशी निरर्थक कामे सुद्धा निष्काम भावने परमात्म्याला समर्पित केली असता ती सुद्धा धर्मच ठरतात असत्य आणि नाशिवंत शरीराने सत्य आणि अमृत स्वरूप अशा मला म्हणजे परमात्म्याला प्राप्त करून घेणे हाच बुद्धिमंतांचा विवेक आणि हेच आत्मज्ञाना हे, हे रहस्य देवतांना सुद्धा मिळणे अतिशय अवघड आहे ज्या सुस्पष्ट आणि तर्कशुद्ध रीतीने ज्ञानाचे वर्णन मी वारंवार तुला सांगितले त्याचे मर्म जो जाणतो त्याच्या अंतकरणातील संशय नाही हो प्रश्नांची मी चांगल्या रीतीने उत्तरे दिली जो ही प्रश्नोत्तरे विचारपूर्वक आत्मसात करीन तो वेदांचे वेदांचेही परमरहस्य असलेले सनातन परब्रम्ह प्राप्त करून घेईल जो माझ्या भक्तांना हे चांगल्या रीतीने स्पष्ट करून सांगेल त्या ज्ञानदात्याला मी माझे स्वरूप सुद्धा देऊन टाकतो उद्धवा जो आमचा हा परमपवित्र संवाद उत्तम रीतीने दररोज वाचेल आणि दुसऱ्यांना या ज्ञानदीपाने माझे दर्शन घडवी तो पवित्र होईल जो कोणी एकाग्र चित्ताने हे नित्य श्रद्धापूर्वक ऐकेल त्याला माझी परमभक्ती प्राप्त होईल आणि तो कर्मबंधनातून मुक्त होईल प्रिय सखया ब्रह्माचे स्वरूप तू चांगल्या रीतीने समजून घेतलेले आहेस ना आणि तुझ्या चित्तातील मोह आणि शोक दूर झालेत ना हे ज्ञान तू दांभिक नास्तिक लबाड श्रद्धा नसलेल्या भक्तिहीन आणि उद्धट पुरुषाला कधीही सांगू नकोस जो या दोषांपासून मुक्त असेल ब्राह्मण भक्त असेल प्रेमळ असेल साधू असेल आणि पवित्र आचरणाचा असेल त्यालाच हा संवाद सांगावा माझ्याबद्दल भक्ती असणाऱ्या स्त्री शूद्रांनाही हे ज्ञान द्यावे अमृतपान केल्यावर जसे काहीही पिण्यासारखे शिल्लक राहत नाही त्याचप्रमाणे जाणून घेण्याचे शिल्लक राहत नाही प्रिय उद्धवा मनुष्याला ज्ञान कर्म योग व्यापार आणि राजनीती यापासून ज्या चतुर्विध पुरुषार्थांची प्राप्ती होते ती सर्व तुझ्यासारख्या अनन्य भक्तांसाठी मीच आहे मनुष्य जेव्हा सगळी कर्मे टाकून फक्त मला शरण येतो तेव्हा तो मला अतिशय देऊ आणि काय, काय नको असे मला होते मग मी त्याला अमृतत्व प्राप्त करून देतो आणि तो, तो ब्रह्मस्वरूप होतो श्री शुक भगवान श्रीकृष्णांचा उपदेश ऐकून ज्याला योगमार्ग कळाला अशा उद्धवाचे डोळे अश्रू मी भरून आले प्रेमाने हे राजा प्रेमावेगाने द्रवलेले चित्त त्याने धैर्यपूर्वक आवरले स्वतला अत्यंत भाग्यवान मानित त्याने यदूश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि हात जोडून प्रार्थना केली हे प्रभू आपण माया आणि ब्रह्मदेव यांचे ही मूळ कारण आहात मी ज्या महान मोहन रूपी अंधकारात सापडलेलो होतो तो अंधार तुमच्या सानिध्यात कुठल्या कोठे पळून गेला जो अग्नीजवळ जातो त्याला थंडी अंधार यांचे भय कोठून असणार दयाळू अशा आपण मला म्हणजे आपल्या सेवकाला विज्ञान रूपी दिवा पुन्हा दिला उपकार आपले उपकार जाणणारा कोण बरे आपले चरणकमल सोडून दुसऱ्याला शरण जाईल आपणच आपल्या मायेने सृष्टीची वृद्धी करण्यासाठी मला अवोदर दाशार्ह वृष्णी अंधक आणि सात्वत्वंशी यादवांशी दृढस्नेहपाशांनी बांधले होते आणि आज आपणच आत्मबोधाच्या तीक्ष्ण तलवारीने ते पाश तोडून टाकले हे महायोगेश्वरा मी आपणास नमस्कार करतो आता आपण शरण आलेल्या माझ्यावर अशी कृपा करा की ज्या योगे आपल्या चरणकमलांवर माझी अनन्य भक्ती कायम राहील यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले उद्धवा माझ्या आज्ञेने तू आता माझ्या बदरिकाश्रमामध्ये जा तेथे माझ्या चरणकमलांचे तीर्थ असलेल्या अलकनंदेचे स्नान पान केले असता तू पवित्र होशील अलकनंदेच्या दर्शनाने तुझे सारे पाप नाहीसे होईल उद्धवा तू तेथे वलकले कंदमुळे आणि कोणतीही अपेक्षा न करता आत्मानंदामध्ये राहा थंडी उन, सुख सहन कर सदाचरणाने इंद्रिय ताब्यात ठेव चित्त शांत आणि बुद्धी स्थिर ठेव आणि माझे स्वरूप ज्ञान आणि अनुभव या डुंबत राहा मी तुला जो उपदेश केला त्याचा एकांतात विचारपूर्वक अनुभव घेत रहा। आपली वाणी आणि चित्त माझे ठिकाणी धर्मामध्ये रममाण होती पार करून त्यांच्याही पलीकडे असणाऱ्या मला मिळशी श्री शुक म्हणतात ज्यांचे ज्ञान संसारभ्रम दूर करते त्या श्रीकृष्णाने उद्धवाला असा उपदेश केला तेव्हा त्याने प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्या मस्तक ठेवले द्वंद्व नाही असे असूनही तेथून जाते वेळी त्याचे हृदय प्रेमाने भरून आले त्यामुळे आसमाने डबडबलेल्या डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रुधारांनी त्याने भगवंतांचे चरणकमल भिजवून टाकले ज्यांच्यावरील प्रेम सोडणे अत्यंत कठीण अशा भगवंतांना सोडून जाण्याच्या कल्पनेने व्याकुळ झालेला उद्धव त्यांना सोडू शकत नव्हता तरीही त्यांच्या आज्ञेमुळे त्याला अत्यंत जड अंतकरणाने जावे लागले जाताना त्याने भगवंतांच्या चरणपादुका आपल्या मस्तकावर धारण केल्या आणि त्यांना वारंवार प्रणाम करीत तो तेथून निघाला भगवंतांचा परमप्रेमी भक्त उद्धव हृदयामध्ये त्यांना धारण करून बदरिकाश्रमात पोहोचला आणि तेथे त्याने जगताचे एकमेव बंधू भगवान श्रीकृष्ण यांच्या उपदेशानुसार तपोमय जीवन व्यतीत करून त्यांचे स्वरूप प्राप्त करून घेतले योगेश्वर सुद्धा ज्यांच्या चरणांच्या सेवेत रत असतात अशा श्रीकृष्णाने भगवत भक्त उद्धवाला आनंद सागराचे सार असे हे ज्ञानामृत सांगितले जो श्रद्धेने याचे थोडेसेही सेवन करतो तो तर मुक्त होतोच शिवाय त्याच्या संगतीने सगळे जग मुक्त होते श्रीकृष्णांनी भक्तांना संसारातून मुक्त करण्यासाठी हे वेदांचे सार असणारे श्रेष्ठ ज्ञान विज्ञान सारूपाने सांगितले तसेच समुद्रातून अमृत काढून जरा रोगा भय दूर करने ते करना भक्त अशा श्री श्रीकृष्ण नाव आना श्रेष्ठ आदि मी नमस्कार करते अध्याय एक सावा समाप्त